दत्त महात्म्य अध्याय पन्नासावा श्री गुरुदत्तात्रेयामहा अवधूत यदूला सांगू लागला की पिंगलेला सतरावा गुरु केला म्हणून आशारहित झालो असेही शिक्षण आहे ज्या स्त्रिया लग्ने करीत नाहीत व रोज नवापती पती त्यांना वार म्हणतात त्यांची काळजी जणू लांडग्याचीच असतात ज्यांच्या अंगी यत्किंचित सोहळेपणा नसतो ज्या पतीव्रतेचे आचरण जाणत नाहीत त्यांचे मध्ययुक्त चुंबन घेणाऱ्यांना अधोगती प्राप्त होते असो विदेह तेथेच पिंगळा नावाची एक वेश्या होती ती सुवर्णप्रमाणे तेजस्वी तारुण्याने मुसमुसलेली व चंद्राच्या कांतीची होती तिला पाहून पुरुषांची बुद्धी भ्रष्ट होत असे हास्य विनोद चेष्टा कपट गीत वादन व नाट्य या सर्व कलाती वारवनिता जाणत सर्व दुर्गुणांची व कपटाची खान अशी ती फार लोभी होती तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाला ती अधिक धनाच्या आशेने परत फिरवी ही तिची कृप्ती जाणून कामी पुरुष तिच्याकडे येणे कमी होऊ लागले तरीही ती नटून बसून पुरुषाची वाट पाहत राही एकदा अशीच ती बसली असता बराच वेळ तिच्याकडे कोणी आली नाही ती आत बाहेर करू लागली तिला झोप येईना तेव्हा दैव योगाने अकस्मा तिला वैराग्य प्राप्त झाले व ती मनात म्हणाली कितीही दुराचरणाची इच्छा मला का व्हावी धनाची हाव करता करता हा महान विचार माझ्या चित्तात स्फुरला आणि मूर्खपणा निघून जाताच विवेकरूपी तृप्ती मला मिळाली विश्वासाधार जो अंतर्या रमण तो मला आनंद रूपी धन देत असता मी ह्या भयम मोह शोक देणाऱ्या धनाची इच्छा व्यर्थ का करावी क्षणभंगुर आशा अमृत्य रमणाची इच्छा मी आतापर्यंत करत होते धिक्कार असो मला मी त्या इस भक्ती ह्या पुढे करीन असा निश्चय करून पिंगळेने ती नीच वृत्ती तत्काल सोडून दिली व ती आशारहित होऊन समाधानात राहू लागली ज्याच्या चित्तात सदैव आशा आहे त्याला कधीही सुखाने निद्रा येत नाही हे शिक्षण मी वेश्या या सतराव्या गुरूकडून घेतले मनुष्य जोवर आशा विरहित झाला नाही तोवर त्याला सुख प्राप्त होत नाही आशारहित होऊनही भागत नाही परिग्रह किंवा साठा ह्याचा त्याग केल्याशिवाय स्वस्तपणा प्राप्त होत नाही मी ही युक्ती कुररापाशी शिकलो एकदा काही कुरर पक्ष्यांना एक मासाचा मोठा तुकडा सापडला त्यांनी तो आपापसात आप वाटून घेतला व वा खाल्ला त्यातील एका पक्षाने तो राखून ठेवला ज्यांना वाटून दिला होता त्या सर्वांनी तो खाल्ला तेव्हा जाने शिल्लक ठेवला होता त्याला ते सर्व टोचू लागले आम्ही सर्वांनी संपविले तर तूच जास्त घेऊन हे ठेवले आहेस असे म्हणून त्याच्याशी झोंबू लागले हे ऐकताच त्या कुरराने तुकड्याचा त्याग केला त्याबरोबर त्यांनी त्याला सोडले राजा हे पाहून मी असे शिक्षण घेतले की संग्रह करणे हे दुःखाला कारण आहे जो विद्वान मनुष्य संग्रह करत नाही मिळेल ते अग्निप्रमाणे खाऊन टाकतो तो, तो जरी धन धनरहित असला तरी सतत सुखी असतो कारण जोपर्यंत कुरराजवळ मासाचा तुकडा होता तोपर्यंत त्याला मार खावा लागला मासापासून तो दूर होताच दुःखही त्याच्यापासून दूर गेले योग्याने जरी संग्रह केला तरी त्याचे चित्त त्याच्यावर जातेच त्याची अंतर्मुखता होत नाही म्हणून परिग्रह नसावा स्वस्थ चाला भावी म्हणून कुरर हा अठरावा गुरु केला मना अपन चिंता हम त्याग करावा हट हा गुरु केला के बास्म कि वा चिखल सुगंध कि वा परिमल सत्कार कि वा तिरस्कार हि समाज हि दोरी है कि मा साप पुण्य है का पाप है तो जाते ही दुख करीत नहीं कि जवाबदारी घर बाहर जगात स्वस्थ होवो कि महगाई कर खिन्न होमी है चिंता घर बस कर आता मरण ये संकट ये कि हो इल, की हो ही तो करत ही। द्रव्य कसे मिलवावे रक्षण कसे करावे कुटुंब परिवार उदर निर्वाह कसा करावा ही चिंता तो कधी करत नाही तो मनोरथ करीत नाही तर स्वतःच स्वतःशी खेळत असतो स्वतःवर प्रीती करतो आणि सुखी असतो त्याची तहान भूक भागली की एकटा असूनही तो खेळत राहतो ह्या बाळाला गुरु केल्याने अंतर्निष्ठपणा सहज अंगी बांधतो खरे पाहता हा अवघा संसार म्हणजे मृगजळा आहे कोण कौन कोणाचा परिवार आणि कोणाचे कोणते घर सगळा चिंतेचा बाजार आहे प्राणी मात्र मिष्टांना कसे मिळेल ह्या लोकांची स्नेह कसा जुळेल दुःख कसे टळेल आता स्वस्ताई कधी होईल इत्यादी चिंतांनी व्यापलेला आहे आपला तिरस्कार होऊ नये आदर सत्कार व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते अशा लोकांनी कितीही श्रवण केले तरी त्यांची वृत्ती अंतर्मुख होत नाही म्हणूनच मी बाळ वृत्तीचा स्वीकार केला मनाला येईल त्या वर्तन केल्यास त्याचा मनन करण्यासाठी काय फायदा म्हणून ह्या एकोणाविसाव्या गुरुपासून मी आसक्ती द्वेष इत्यादी दुर्गुणांपासून दूर राहण्याचा गुण घेतला एकांतात अभ्यास होण्यासाठी कुमारी कंकणापासून मिळालेले शिक्षण आता सांगतो विवेक विचार करण्यात हित कसे आहे हेच ह्या शिक्षणाने समजेल एका घरची सुशील कन्या उपवर झाली एकदा तिच्या घरातील वडील माणसे परगावी गेली असता अचानक एक विद्वान ब्राह्मण त्या उपवर कन्येला पाहण्यास आले घरात गाय होती तिचा रक्षणा करता कन्येच ठेवले होते तिने पाहुण्याचे स्वागत केले व बसावयास आसन दिले त्यांच्या दुपारच्या भोजनासाठी तिने साळी काढून कांडण्यास घेतल्या कंकणाचा खनखनाट होताना तिला वाईट वाटले असा आवाज होणे म्हणजे वडील मंडळींना दूषण असा विचार करून तिने हातात दोन दोन कंकणी ठेवून उर्रेली काढली काढताना त्यांचाही आवाज होताना तिने एक एकच कंकण हातात ठेवले आवाज बंद झाला त्यामुळे तिला संतोष झाला कांडणे पुरे झाले ह्यापासून मला शिक्षण मिळाले ते असे की पुष्कळ माणसे जमली की भांडण होते एवढेच काय दोघांचेही भाषण होते एक असताना ध्यान घडते प्रमाद खलुसंग येणं अर्थात संघ असेल तेथे दोष घडतोच हा निश्चय मनाशी करून मी एकटा येथे पडून राहिलो आहे त्यामुळे मला समाधान आणि विश्रांती मिळते सदैव पूर्ण आनंदात असावे असे ज्याला वाटत असेल त्या मनुष्याने एकाच स्थानी कधीही राहू नये सर्व लोक हे जाणतात की असे राहिले लो की लोक उपद्रव देतात सर्पापासून मी हे शिकलो सर्प एकत्रितपणे फिरत नाहीत शब्द न करता सावधपणाने फिरतात गुहे मुद्दे राहतात पण एकत्र नाही साप उघड्यावर हिंडत नाही तसाच बेसावधपणाने झोप घेत नाही तो अकस्मा विनाकारण कोणावर कोपही करत नाही हे संपूर्ण गुण अंगीकारून सापाप्रमाणे वागावे आय त्या घरात नागोबा राहतो त्याप्रमाणे राहण्यासाठी तयार जागा शोधावी कांतणीने एवढे घर गेले तरी तिला घोर दुःख वाट्याला येते कोणीतरी त्या घराचाही नाश करतो हे नश्वर शरीर केव्हा पडेल कोणाला ठाऊक नदीला पावसाळ्यात आलेला पुराचा लोंढा सुसाट पुढे पळत राहतो तो पाठी मागे वळत नाही आयुष्यही तसेच पळत पड़त पळते आहे केव्हा संपेल कोणालाच समजत नाही पूर्ण आयुष्य असलेल्यांनाही प्रारब्ध कर्म एकत्र ठेवत नाही म्हणून घर बांधू नये हे मी ह्या एकविसाव्या गुरुपाशी शिकलो ध्यानासाठी आसने अनेक आहेत परंतु स्वतःच्याच ठिकाणी असणारे श्रेष्ठ आसन म्हणजे श्वासावर जय तो झाला म्हणजे बाहेरचे काही कळत नाही ही, ना ही।, ही एकाग्रता मला शरकार म्हणजे बाण तयार करणारा याच्याकडून शिकायला मिळाली हा माझा बावीसावा गुरु एक बाण तयार करणारा कारागीर अतिशय एकाग्रपणे आपले काम करत होता त्यावेळी त्याच्या जवळून राजाची मोठी मिरवणूक वाजत गाजत गेली तरीही त्याला ते समजले नाही जो एकाग्र होऊन राहतो त्याला कोणी अवाच्य बोलो वगैरे त्याच्याजवळ मोठा आवाज होव त्याचा मनात ते शिरत नाही त्याप्रमाणे योग्याने आसन व श्वास यांना जिंकून वैराग्याच्या चित्त एकाग्र करून राहिल्यास त्याचे द्वैत भाव जाऊन तो समाधीस्थ होतो प्रथम त्याने श्वासावर ताबा मिळविला नाही तर अडथळा येतो श्वास जय होताच मनाचाही जय लवकर होतो चित्त आतमध्ये संपूर्णपणे स्थिर झाले नाही तरी सगुन ईश्वर रूपाचे ध्यान करू लागल्यास ते रमेल योगाचे रहस्य हेच आहे मन बांधले जाते मग ते लक्षावर स्थिर होते अपूर्व असे ते सगुण रूप ध्यानात घेण्याची सवय केली की मग ते चित्त विषयांचे स्मरण करत नाही झोपेत लीन होत नाही तर स्वरूपातच लीन होते सत्वगुणच संपूर्णपणे वाढ लाव रजतम गुण लीन झाले कि मनही लीन होते लाकूड पूर्ण जळाल्यावर अग्निजसा त्याप्रमाणे मन ह्याप्रमाणे लीन झाले की आत बाहेरचे काही समजत नाही शरकार गुरु केल्याने हे उत्तमपणे कळले जो सदैव ज्याचे ध्यान करतो तो तदाकार होऊन जातो हे शिक्षण मी पेशस्कारापासून घेतले एका पेशस्काराने एक कीटक प्रयत्नपूर्वक शोधून आणला व भिंतीवरील लहानशा घरात ठेवला घर सर्व बाजूंनी बंद करून एक बारीक छिद्र त्याला ठेवले वारंवार त्या घरावर बसून तो छिद्रातून त्या कीटकाला आपला काटा त्या टोचे त्यामुळे तो कीटक भयापोटी त्या अज्ञात पेशसकाराचे चिंतन सतत करत राहिला त्याचा परिणाम असा झाला काही दिवसांनी तो कीटक पूर्ण वाढ होऊन घरट्यातून बाहेर पडला तेव्हा ते पेशस्काराचेच प्रतिरूप होते ह्यावरून हे स्पष्ट होते की जो मनुष्य वर्णाश्रम जाती यांना सोडून चित्तात सदैव ईश्वराच्या मूर्तीचे चिंतन करतो त्याला तीस गती प्राप्त होते तर मग स्वतःच ब्रह्म असून ब्रह्माचेच चिंतन केल्यास जीवही ही ब्रह्म होऊन जातो ह्यात कोण आश्चर्य मानेल ह्या जीवाला कीटकाप्रमाणे स्नेहाने द्वेषाने किंवा भयाने जरी ईश्वराचे ध्यान घडले तरी तो ईश्वराप्रमाणे होईल जो जीवस्नेहाने ईश्वराचे चिंतन करतो तो ऐहिक सुख भोवून परत्र मोक्ष प्राप्त करतो हे यदुशिष्या ऐक जो ईश्वराला भयाने किंवा द्वेषानेही भजतो त्या नराला चांगला परत्र मोक्ष मिळतो हा तेविसाव्या गुरुचा उपदेश मी कोळ्याचा शिष्य होऊन अद्वैताचा उपदेश घेतला राजा कोळी आपल्या बेंबीतून तंतू काढून त्याचे घर करून अहोरात्र वेगवेगळ्या क्रीडा त्यात करत राहतो शेवटी ते तंतुमय घरून टाकून पुन्हा पूर्वी सारखा एकटा होतो ईश्वर ह्या प्रमाणे संरक्षण करत असतो पूर्वी तो ईश्वर एक असून काही सामग्री जवळ नसता दृष्टी मात्र स्वतःच हे लोक उत्पन्न करतो तोच विश्वाधार देव येथे विहार करून सर्वांचे संरक्षण करतो आणि शेवटी काळ शक्तीने त्याचा आपल्या ठिकाणीच संहार करतो त्यावेळी सत्व रज तम ह्या प्रधान पुरुषासह लीन होतात उपादी नाहीशा होतात आणि तो देव एकटा होतो अखिल ब्रह्मा आदी ज्या जीवांनी त्याचे ठाई ठाव घेतलेला असतो त्याचा पुन्हा उद्भव करा करावा अशी इच्छा तो देव नंतर करतो जे नरजीवंतपणे मुक्त होत नाहीत मेल्यावरही कर्मफले भोगत राहतात ते प्रलयकालीही ईश्वर स्वरूपात सर्वथा मिळत नाहीत त्यांच्या त्या हेतू भूत वासना फलोनुख झाल्यावर ईश्वराच्या चित्तात असे येते की ह्यांचा आता उद्भव करावा त्या हेतून गुणात्मक माया प्रगटते व ईश्वर पुन्हा अनुक्रमाने विश्वाची उत्पत्ती करतो ईश्वराला ह्यासाठी काही श्रम पडत नाहीत केवळ संकल्पाने सर्व घडून येते आपली क्रीडा संपली की ईश्वर पुढे पुन्हा पूर्ववत संहार करतो राजा तेव्हा तो आत्मा एक आहे जे दिसते ते सर्व माईक आभास मात्र आहे हे नामरूपात्मक सर्वात आले असा विवेक भी केला ह्या कोळ्याला ज्याप्रमाणे सामग्रीची जरुरी लागत नाही त्याप्रमाणे हा आत्माही निमित्त उपादानविन आहे तो व्यापक विष्णू मीच आहे असा निर्णय 24 गुरुंपासून मिळालेला शिक्षणायोगे मी घेतला राजा हे निर्विशेष ब्रम्हज्ञान वैराग्या वाचून ठसत नाही त्याकरता देह असं गुरु करून जे शिक्षण मी घेतले ते ऐक हा देह माझाच असे म्हणून लोक त्याचे व्यर्थ पालन करतात शेवटी जाला कोल्हे आणि कुत्रे खाऊन जातात तो कोणाचा बरे पित्याचे शुक्र आणि मातेचे रक्त ह्यापासून मातेच्या विटाळात जो उत्पन्न झाला त्याचे नित्य पालन पोषण करताना शीण वाटला या अमंगळ देहा वैराग्याचे साधन दुसरे कोणते आणावे बरे ज्याचे मन येथे विटेल त्याला दुसऱ्या कुणी बोध करण्याची जरुरी काय देह हा पृथ्वी आप तेज, वायू व वा, आकाश या पंच महाभूतांचा गोळा आहे तो वृक्षाप्रमाणे आपल्या बीजाला मागे ठेवून परिवारासह मरतो या पृथ्वीवर वृक्षांच्या असंख्य जाती मागे बीज ठेवून मरतात बीजांचे पुन्हा वृक्ष होतात देहाची स्थिती तीच आहे देह नाना व्यासंग करून तीन प्रकारचे कर्म उत्पन्न करतो सात्विक राजस व तामस ते कर्मच पुढे देह उत्पन्न करते ज्ञान होईपर्यंत हे रहाट गाडगे चालू राहते मनुष्याच्या मनात संकल्प उठतात त्यामुळे त्याला इंद्रिये इकडे तिकडे ओढतात एकाच पुरुषाला सवती इकडे तिकडे ओढतात तशी अवस्था जीवाची होते तो विक्षिप्ताप्रमाणे व्याकुळ होतो सर्व तापांचेही मूळ आहे असा हा मनुष्य देह दुर्मिळ आहे ईश्वराने विविध आकाराची शरीरे निर्माण केली असली तरीही मनुष्य शरीरे पाहूनच त्याच्या हर्षाला पार उरला नाही ह्याच मनुष्य शरीराचा योगाने मोक्षाचे साधन मिळते ते मी साधून घेतले आणि म्हणून असा निगपणाने येथे पडून राहिलो श्लोक युक्तिभी सततम भूप पूर्वोक्ता स्वात्मूप विविच्येह ब्रह्मभूत संशया अर्थ राजा चोवीस गुरूंपासून शिकलेल्या आत्तापर्यंत सांगितलेल्या युक्त्यांनी सतत स्वबुद्धीने स्वात्म स्वरूपाचा विवेक करून करत मी निशयपणे ब्रह्मरूप झालो आहे हे इतके ज्ञान अवधूताकडून प्राप्त करून यदू तत्काळ सावध झाला हाच अत्रिनंदन आहे असे जाणून त्याने त्याचे चरण घट्ट धरले व म्हटले दंभ दर्प व आदी टाकून मी हे ज्ञान ग्रहण केले आहे तुम्ही मला पावन केले असून आता मला कशाचीही इच्छा नाही चोवीस गुरु हेच तुमचे विश्वरूप मी ह्याचे अर्चन करीन तुमचा बोध झाल्यावर आता येथे द्वैत कुठले उरले यदुन अभुतहांस विष्णू विधी व हर असे म्हणून नमस्कार केला व त्याची आज्ञा घेऊन भूमीवर स्वच्छंद सचार केलामहंस परिवराजकाचार्यव श्रीमत्सद्गुरुदेव वासुदेवानंद सरस्वती विरचि श्री दत्तमहात्मे पंचाश्तमोध्याय श्री, श्री, श्री गुरुदेव दत्तात्रेपणस्त सरस्वती सद्गुरु पाीपाद श्री वल्लभ न ही पत्ता दिसुदेवा सरस्वती सद्गुरु पा